मत्तय अध्याय पाच येशू ने ते, ते पुष्कळ लोक पाहिले म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला मग त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली तो म्हणाला जे आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे शोक करतात ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात जे नम्र ते धन्य कारण त्यांना वचन दत्त भूमीचे वतन मिळेल ज्यांना नितीने वागण्याची तहान व भूक लागली आहे ते धन्य कारण ते तृप्त होतील जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल जे अंत करण्याचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील जे शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल नीतीमत्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील तुमचा छळ करतील व लबाडी तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आहात आनंद करा आणि उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरुपयोगी बनेल ते फिरकून देण्याच्या लायकीचे बनेल मानसे ते पायदळी तुडवतील तुम्ही जगाचा प्रकाश आहात डोंगरावर वसलेले नगर लपत नाही आणि दिवा लावून तो कोणी भांड्याखाली लपवून ठेवित नाही उलट तो दिवटणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा इतरांसाठी प्रकाश असले पाहिजे यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे मी नियमशास्त्र किंवा संदेशाचे लिखाण रद्द करायला आलो आहे असे समजू नका मी ते रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे मी तुम्हाला सत्य तेच सांगतो की आकाश आणि पृथ्वीचा शेवट होईपर्यंत नियमशास्त्रातील एका शब्दात देखील फरक होणार नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने लहान लाहना लहान सुद्धा आज्ञा पाळावी व जर त्याने पाळली नाही व इतरांनाही तसे करण्यास शिकविले नाही तर तो स्वर्गाच्या राज्यात लहान गणला जाईल पण जो आज्ञा पाळील व इतरांना तसे करण्यास शिकवेल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल कारण मी तुम्हाला सांगतो की परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक चांगले असल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही तुम्ही ऐकले असेल की फार पूर्वी आपल्या लोकांना असे सांगण्यात आले होते की खून करू नका व जो कोणी खून करतो तो न्यायदंडास पात्र ठरेल पण मी तुम्हाला सांगतो की जर एखादा आपल्या भावा रागवला असेल तर तो न्यायदंडास पात्र ठरेल पुन्हा जो आपल्या भावाला अरे वेडे असे म्हणेल तो न्याय सभेच्या दंडास पात्र ठरेल आणि जो त्याला मूर्ख म्हणेल तो नरकातील आग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल म्हणून तो आपले दान अर्पण करण्यासाठी वेदीजवळ आणले असता जर तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे असे तुला तेथे आठवले तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदी पुढे ठेव प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे वाटेत तुझा वादी तुझ्या बरोबर आहे तोच त्याच्याशी लगेच सलोका कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाकडे नेल व न्यायाधीश अधिकाऱ्याकडे नेल आणि अधिकारी तुला तुरुंगात टाकेल मी तुला खरे सांगतो तू शेवटचा पैसा देईपर्यंत तुझी सुटका मुळीच होणार नाही व्यविचार करू नको असे पूर्वी सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे परंतु मी तुम्हा सांगतो की जो कुणी एखाद्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी विविचार केलाच आहे जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून देपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करतो तर तो तुडून फेकून दे कारण संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक अवयव गमावलेला बरा जर एखादा मनुष्य आपल्या पत्नीला घटस्फोट देतो तर त्याने तिला घटस्फोटाची लेखी सूचना द्यावी असे सांगितल्याचे तुम्ही जानता। पण मी तुम्हाला सांगतो की जो कुणी आपल्या पत्नीला व्यविचाराच्या कारणाशिवाय इतर कारणामुळे टाकून देतो तो तिला व्यभिचार करण्यास प्रवृत्त करतो आणि जो कुणी अशा घटस्फोटी स्त्रीशी विवाह करतो तो व्यभिचार करतो जेव्हा तू शपथ घेतोस तेव्हा ती तोडू नको जी शपथ देवाला वाहिली आहे ती खरीक कर असे सांगितल्याचे तुम्ही ऐकले आहे परंतु मी तुम्हाला सांगतो की शपथ वाहुच नका आकाशाची शपथ वाहु नका कारण ते देवाचे आसन आहे पृथ्वीचीही शपथ वाहू नका कारण ती त्याच्या पायाचे आसन आहे आणि येरुश्रेमाचीही शपथ वाहू नका कारण त्या नगरीचा राजा देव आहे आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका कारण त्याचा एखादा केस पांढरा किंवा काळा होणे तुमच्या हाती नाही म्हणून तुमचे बोलणे होय तर होय किंवा नाही एवढेच असावे त्यापेक्षा जास्त जर असेल तर ते सैताना पासून आहे तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात पण मी तुम्हाला सांगतो जो दुष्ट आहे त्याला अडवू नका जर कोणी तुमच्या उजव्या गालावर तुम्हाला मारील त्याच्यासमोर दुसराही गाल पुढे करा आणि जो कुणी फिर्याद करून तुमचा अंगराका घेऊ पाहतो त्याला तुमचा जगाही द्या जर कुणी तुम्हाला सक्तीने त्याच्याबरोबर काही अंतर घेऊन जाऊ इच्छितो तर त्याच्याबरोबर त्याच्या दुप्पट अंतर जा जो तुमच्या मागतो त्याला द्या आणि जो तुमच्याकडून उसने घेऊ इच्छितो त्याला नकार देऊ नका असे सांगितले होते की आपल्या शेजारावर प्रेम करा आणि आपले शत्रूचा द्वेष करा असे तुम्ही ऐकले आहे पण मी तुम्हाला सांगतो तु। तुमच्या शत्रूवर प्रेम करा तुमचे जे वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा जर तुम्ही असे कराल तर तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे खरे पुत्र व्हाल तुमचा पिता चांगल्यावर आणि वाईटावर अशा दोघांवरही सूर्य उगवितो चांगल्यावरही आणि वाईटावरही पाऊस पडतो कारण जे तुमच्यावर प्रीती करतात प्रीति करीत प्रतिफल मिलना नहीं जकादार ही अच करता जर तुम्हें मित्रांश चली तुम्हें इतरपेक्षा फार चले आमजू ना देवाला न माने लोक ही अच करता मनु जसा तुम्हारे स्वर्ग के लिए पिता परिपूर्ण है तसे तुम्हें परिपूर्ण वहा